पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढांभेरे वाचक विलिंद घाणकर तंत्र पाथे को कारक कथा ते रावली एका सरोवरात एक भारुंड पक्षी राहत होता त्याला पोट एकच होते पण तोंडे मात्र दोन होती एकदा तो समुद्र किनाऱ्यावर भटकत असता त्याला पाण्यावर तरंगत आलेले एक अमृतासारखे फळ मिळाले ते खात तो म्हणाला समुद्राच्या लाटेबरोबर आलेली पुष्कळ खळे मी खाल्ली आहेत पण याची गोडी काही निराळीत आहे का हे स्वर्गातून खाली पडले त्याचे एक तोंड असे बोलत असताना दुसरे तोंड त्याला म्हणाले अरे असे जर आहे तर मलाही त्यातले थोडे सेदे म्हणजे मलाही त्याची गोळी टाकायला मिळेल त्यावर पहिले तोंड हसून म्हणाले आपले पोट एकच आहे एकाने खाल्ले तरी तृप्ती होईल प्रत्येकाने निरनिराळे खाण्याची जरुरी नाही हे राहिलेले मी आपल्या प्रियेला देतो असे म्हणून त्याने राहिलेले फळ भारून दिला दिले तीही ते खाऊन त्याच्यावर जास्त प्रेम करू लागली वो त्याच्याशी गोड गोड बोलू लागली दुसरे तोंड मात्र त्या दिवसापासून अगदी खट्टू झाले एक दिवस त्याला एक विषारी फळ मिळाले ते घेऊन ते तोंड म्हणाले हाय रे दैवा मला मात्र विषारी फळ मिळाले माझा अपमान झाला आहे तेव्हा आता मी हेच खातो त्यावर पहिले तोंड म्हणाले मुर्फा असे करू नकोस तू असे केलेस तर दोघांचाही नाश होईल ते तोंड असे म्हणत असतानाच दुसऱ्या तोंडाने ते विषारी फळ खाऊन टाकले जास्त पाय सांगू दोन्ही तोंडांचा नाश झाला म्हणून मी म्हणतो की दोन तोंडांचा एकमेकांशी भारुंड पक्षी नाश पावला खरे आहे चक्रधर तू घरी जास्त एकटा जाऊ नकोस कारण एकट्यानेच प्रवास करू नये आणि एकट्यानेच द्रव्य चिंता करू नये प्रवास करताना क्षुद्र प्राणी बरोबर असला तरी त्याची सोबत होते एका माणसाबरोबर सोबतीला एक थेकडा होता पण त्याने माणसाचे प्राण वाचविले सुवर्ण सिद्धी म्हणाला हे कसे चक्रधर म्हणाला आई